श्रीमद् भागवत महापुराण स्कंद स्कंध सातवा अध्याय पंधरावा गृहस्थांसाठी मोक्षधर्माचे वर्णन नारद म्हणतात युधिष्ठिरा काही ब्राह्मणांची निष्ठा कर्मामध्ये काहींची तपश्श्रियेमध्ये काहींची वेदांचा स्वाध्याय आणि निरूपणामध्ये काहींची आत्मज्ञान संपादन करण्यामध्ये तर काहींची योग असते गृहस्थाने श्राद्ध किंवा देवपूजेच्या वेळी आपल्या कर्मांचे अक्षयफळ मिळण्यासाठी ज्ञाननिष्ठ ब्राह्मणालाच हव्यकव्याचे दान करावे तसा न मिळाल्यास इतरांना त्यांच्या योग्यतेनुसार दान द्यावे श्राद्धाच्या वेळी देवांसाठी दोन आणि पितरांसाठी तीन किंवा दोन्हीकडे एकेका ब्राह्मणास भोजन द्यावे धनवान असणाऱ्याने सुद्धा यापेक्षा अधिक विस्तार करू नये कारण आप्तेष्टांचा विस्तार केल्याने देशकालानुसार श्रद्धा पदार्थ पात्र आणि पूजन व्यवस्थित होत नाही देश आणि काल जुळून आल्यावर मुनींना देण्यायोग्य शुद्ध अन्न भगवंतांना नैवेद्य दाखवून श्रद्धेने आणि विधीपूर्वक सत्र सत्पात्र व्यक्तीस दिल्या असता ते सर्व कामना पूर्ण करणारे आक्षेप देते अन्न समर्पण करते वेळी देव ऋषी पितर अन्य प्राणी स्वजन आणि स्वतःला सुद्धा परमात्मा स्वरूपात पाहावे धर्माचे मर्म जाणणाऱ्या पुरुषाने श्राद्धाचे वेळी मांस अर्पण करू नये आणि स्वतही खाऊ नये कारण मुनींना योग्य अशा अन्नाने पितरांना अत्यंत प्रसन्नता लाभते तशी पशी नाही ज्या लोकांना सद्धर्म पालनाची इच्छा आहे त्यांच्यासाठी कोणत्याही प्राण्याला काया वाचा मनाने कोणत्याही प्रकारचे कष्ट न देणे यासारखा श्रेष्ठ धर्म नाही यज्ञाचे मर्म जाणणारे काही ज्ञानी लोक ज्ञानाने प्रज्वलित केलेल्या आत्मसंयमरूप अग्नीमध्ये कर्ममय यज्ञांचे हवन करतात आणि बाह्यक्रियाकर्मापासून विरक्त होतात जेव्हा एखादा पशुपूरणाशादी द्रव्यमय यज्ञाने यजन करू इच्छितो तेव्हा आपल्या प्राणांचे पोषण करण्यासाठी हा निर्दे मूर्ख आपल्याला निश्चितपणाने मारील या विचाराने सर्व प्राणी घाबरून जातात म्हणून धर्म जाणणाऱ्या मनुष्याने प्रारब्धानुसार दररोज मिळणाऱ्या मुनिजनांना योग्य अशा अन्नाने आपली नित्यनैमित्तिक कर्मे करावीत आणि त्यात संतुष्ट असावे विधर्म परधर्म आभास उपमा आणि छल या अधर्माच्या पाच शाखा आहेत अधर्माप्रमाणेच या सर्वांचाच धर्म जाणणाऱ्या पुरुषाने त्याग करावा धर्म बुद्धीने करून सुद्धा ज्या कर्मामुळे आपला धर्म बिघडतो तो विधर्म होय आपल्या खेरीज अन्य माणसासाठी उपदेश केला गेलेला धर्म परधर्म होय पाखंड दंभ म्हणजे उपधर्म किंवा उपमा होय शास्त्र वचनांचा विपरीत अर्थ लावणे हा छल होय आपल्या आश्रमाहून वेगळ्या धर्माला मानून स्वेच्छेने धर्म मानतो तो आभास होय आपल्या स्वभावाला अनुकूल जो वर्णाश्रम धर्म असतो तो, तो कोणाला शांती देणार नाही बरे निर्धन अशा धर्मात्मा पुरुषाने शरीर निर्वाहासाठी किंवा धर्मासाठीही धन मिळवण्याचा प्रयत्न करू नये कारण कोणत्याही प्रकारचे प्रयत्न न करता अजगराची जशी उपजीविका चालते त्याचप्रमाणे निवृत्तीप्रायण पुरुषाची निवृत्तीच त्याची उपजीविका चालवते आत्मसुखात कर्ममान होणाऱ्या निष्क्रिय पण संतुष्ट पुरुषाला जे सुख मिळते ते जो इच्छेने आणि लोभाने धनासाठी वणवण हिनतो त्याला कसे बरे मिळू शकेल जसे पयात जोड़े घलून चाल काट्याटी भीति वाटत नहीं क्या प्रमाण ज्या मनात सतोष है त्याला नेह सर्व काही सुखत सुख आते राजा मणूस सुद्धा संतुष्ट राहून जगत नहीं का परंतु जननेंद्रिय जीभ दीनवाणा हो बिचारा कुत्यासारखा जगतो असंतुष्ट ब्राह्मणाचे इंद्रिय ललुपतेकडचे तेज विद्या तपश्चर्या आणि क्षयश क्षीण होतात आणि त्याचे ज्ञानही नाहीसे होते तहान आणि भूक क्षमल्यानंतर खाण्यापिण्याची इच्छा संपते आपले काम झाल्यानंतर क्रोधसुद्धा शांत होतो परंतु जरी माणसाने पृथ्वीवरील सर्व दिशांकडील राज्य जिंकून घेतले आणि त्याचा उपभोग घेतला तरी लोभाचा शेवट होत नाही अनेक विषयांचे जानकार, शास्त्रावरील शास्त्रा संकांचे समाधान करणारे आणि विज्ञानांच्या सभांचे सभापती असणारे विद्वान सुद्धा असंतोषामुळे अधपतीत होतात संकल्पांचा त्याग करून कामाला कामनांचा त्याग करून क्रोधाला अर्थाला अनर्थ समजून लोभाला आणि तत्वविचाराने भयाला जिंकले पाहिजे अध्यात्मविद्येने शोक आणि मोह यावर संतांच्या सेवेने दंभावर मौनाच्या द्वारा योग साधनेतील विघ्नांवर आणि शरीर प्राण इत्यादींच्या क्रिया शून्य करून हिंसेवर विजय मिळवला पाहिजे आधिभौतिक दुःखाला दयने आधिदैविक वेदनांना समाधीने आणि आध्यात्मिक दुःखाला योग बलाने तसेच झोपेला सात्विक गोष्टीच्या सेवनाने जिंकले पाहिजे सत्वगुणाच्या योगाने रजोगुण तमोगुणांवर आणि विरक्तीने सत्व सत्वगुणांवर विजय मिळवला पाहिजे श्री गुरु भक्तीने या सर्वांवर माणसाला सहज विजय मिळवता येतो हृदयामध्ये ज्ञानाचा दिवा तेवट ठेवणारे गुरुदेव साक्षात भगवंत आहेत जो दुर्बुद्धी पुरुष त्यांना सामान्य माणूस समजतो त्याचे सर्व शास्त्रांचे श्रवण हत्तीच्या व्यर्थ होय मोठमोठे योगेश्वर ज्यांच्या चरणकमलांच्या अनुसंधानात राहतात प्रकृति और पुरुषा अधीश्वर आ गुरु साक्षात भगवंत आता लोक अज्ञाने मणूस समझता शास्त्रा जितके निम संगितपर्य है कि काम आदि सहा शत्रूर सहा इंद्रिवर विजय मिलवा एवड़े कर जर क्या भगवंत ध्यान करता आारा खटाटोप व्यर्थ है जसे शेती व्यापार इत्यादी आणि त्यापासून मिळणारे फळसुद्धा योगसाधनेचे फळ जे भगवत प्राप्ती ते देऊ शकत नाही त्याचप्रमाणे दांभिक माणसाने केलेली लोकोपयोगी किंवा यज्ञयागादी कर्मे कल्याणकारी होत नाहीत उलट अनर्थकारक फळे देतात जो आपल्या मनावर विजय मिळवू इच्छितो त्याने आसक्ती आणि संग्रह यांचा त्याग करून संन्यास ग्रहण करावा एकांतात एकट्यानेच राहावे आणि भिक्षेवर मिळालेले मर्यादित भोजन करावे राजा पवित्र आणि सपाट जमिनीवर बसावे आसन अंथरावे त्यावर सुखावह रीतीने ताट व स्थिर बसून ओंकाराचा जप करावा जोपर्यंत मन विषयापासून परावृत्त होत नाही तोपर्यंत नाकाच्या टोकावर दृष्टी एकाग्र करून पूरक कुंभक आणि रेचक करून प्राणायाम करावा बुद्धिमान माणसाने कामनांच्या आयो आवेगाने भटकणारे चित्त जेथे जेथे जाईल तेथून तेथून ते त्याला परत खेचून आणून हळूहळू हृदयात स्थिर करावे जेव्हा साधक नेहमी अशा प्रकारे अभ्यास करतो तेव्हा इंधन न मिळालेला अग्नी जसा विझून जातो त्याप्रमाणे थोड्याच काळात त्याचे चित्त शांत होते अशा प्रकारे जेव्हा कामादी विकार उत्पन्न न झाल्यामुळे सर्व वृत्ती अत्यंत शांत होतात तेव्हा चित्ताला ब्रह्मानंदाचा स्पर्श होतो पुन्हा ते कधी विकार युक्त होत नाही जो संन्यासी अगोदर धर्म अर्थ आणि कामाचे मूल कारण असलेल्या ग्रहस्थाश्रमाचा त्याग करून पुन्हा त्यांचे सेवन करतो तो निर्लज्ज आपणच ओकलेले पुन्हा खातो जे आपल्या शरीराला अनात्मा नाशिवंत आणि विष्ठाकृमी तसेच राख समजले होते तेच मूर्ख पुन्हा त्याला आपला आत्मा समजवून त्याची प्रशंसा करू लागतात कर्माचा त्याग केलेले गृहस्थाश्रमी व्रतांचा त्याग केलेले ब्रह्मचारी गावात राहणारा वानप्रस्थ आणि सन्यासी हे चारही आश्रमाला कलंकभूत इंद्रिलोलूप संश्रमाला कलंकूत विना ढोंग करता मूर्खां किवच के लिए आत्मज्ञा ने ज्यादा सर्ववासना नष्ट ज्या आप आत्म्या परब्रह्मस्वरूप जाच्छे ने कशा सा इंद्रियाधीन होरीरा पोषण करीन असे सांगितले आहे शरीर रथ है इंद्रिये घोड़े इंद्रियांचा स्वामी मन लगाम है शब्दादी विषय रस्ता है बुद्धी सारथी आहे चित्त मोठी है भगवंता निर्माण के लिए बधने की मोटी दहा प्राण धुरा है धर्म व अधर्म चाखे आहेत आणि यांचा अभिमानी जीव रथी म्हटला गेला आहे ओंकार हेच त्या रथीचे धनुष्य आहे शुद्ध जीवात्मा बाण आणि परमात्मा लक्ष आहे या ओंकाराच्या जपाने अंतरात्म्याला परमात्म्यामध्ये लीन केले पाहिजे राग द्वेष लोभ शोक मोह भय मद मान अपमान दुसऱ्यांच्या गुणामध्ये दोष पाहणे कपट हिंसा मत्सर दुराग्रह प्रमाद भूक आणि निद्रा हे आणि असेच अनेक अनेक जीवांचे शत्रू आहेत त्यामध्ये रजोगुण आणि तमोगुण प्रधान वृत्ती प्रबळ शत्रू आहेत काही वेळा सत्वगुण प्रधान वृत्ती सुद्धा शत्रू असतात या मनुष्य शरीरूप मथ हा मनुष्य शरीररूप रथ जोपर्यंत आपल्या स्वाधीन आहे आणि सर्व इंद्रिय कार्यरत आहेत तोपर्यंत श्री गुरुदेवांच्या चरणकमलांच्या सेवेने धारधार केलेल्या ज्ञानाची तीक्ष्ण तलवार घेऊन भगवंतांच्या बळावर त्या शत्रूंचा नाश करून स्वराज्य सिंहासनावर विराजमान व्हावे आणि नंतर अत्यंत शांतपणे व शरीराचा सुद्धा त्याग करावा अन्यथा बेसावत जीवाला हे इंद्रियरूप दुष्ट घोडे आणि दुर्बुद्धीरूप सारथी भलत्याच रस्त्याने घेऊन जाऊन विषयरूप लुटारूंच्या हातात देतील ते चोर सारथी आणि घोड्यासहित या जीवाला मृत्यूचे अत्यंत भय असणाऱ्या घोर अंधकारमे संसाराच्या विहिरीत ढकलून देतील वैदिक कर्मे दोन प्रकारचे असतात प्रवृत्तीपर व निवृत्तीपर प्रवृत्तीपर कर्ममार्गाने संसाराची एरझार चालू राहते आणि निवृत्तीपर ज्ञान भक्ति भक्तिमार्गाने मोक्ष प्राप्ती होती शेनयागादी हिंसामय याग अग्निहोत्र दर्श पूर्णमास चातुर्मास्य पशुयाग सोमयाग वैश्वदेव बलिहरण इत्यादी द्रव्यमय करवाना इष्ट असे म्हटले जाते देवालय बगीचे विहिरी बांधणे पाणपोळी घालणे यासारखी लोकोपयोगी कामे ही पूर्तकर्मे होत ही सर्व प्रवृत्तीपर काम्यकर्मे आहेत आणि ती अशांतीला कारण असतात हे राजा मेल्यानंतर प्रवृत्तीमार्गी पुरुष चरू पुरोडाश इत्यादी द्रव्यांच्या सूक्ष्म भागांपासून बनलेले शरीर धारण करून धूमा धूमाभिमनी देवतांच्या जवळ जातो नंतर तेथून अनुक्रमे रात्र कृष्णपक्ष आणि दक्षिणायन यांच्या अभिमानी देवतांजवळ जाऊन चंद्रलोकात जाऊन पोचतो तेथून पुण्यभोग भोगून झाल्यानंतर त्याचा तेथील देह नाहीसा होऊन पावसाच्या वृष्टीतून त्याचा सूक्ष्म देह अनुक्रमे वनस्पती अन्न आणि वीर्य यांच्या रूपात परिणत होऊन पित्रयान मार्गाने पुन्हा या लोकात जन्म घेतो अशा रीतीने त्याच्या पुण्यकर्मानुसार त्या त्या जाऊन पुण्यभोग संपल्यानंतर पुन्हा पुन्हा जन्म घेतो गर्भाधनापासून अंत्येष्ठी पर्यंतच्या सर्व युक्त असलेला निवृत्ती मार्गी द्विज सर्व द्रव्य यज्ञांचे द्यान ज्ञानाने प्रज्वलित झालेल्या इंद्रियांमध्ये हवन करतो इंद्रियांना दर्शनादी संकल्परूप मनामध्ये मनाला परावाणीमध्ये परावाणीला वर्ण समुदाय में वर्ण समुदाया अ तीन स्वरूप ओंकारा ओंकाराला बिंदू मध्य बिंदूलादा नादाला नादा सूत्रात्मार रूप प्राणा प्राणाला ब्रह्मा लीन करतो अशा रीति ने तो निवृत्तिनिष्ठ ज्ञा अनुक्रमे अग्नी सूर्य दिवस मध्यान शुक्लपक्ष पौर्णिमा आणि उत्तरायणाच्या अभिमाने देवतांच्या जवळ जाऊन ब्रह्मलोकात पोचतो आणि तेथील भोग समाप्त झाल्यावर तो स्थूल उपाधियुक्त असलेले विश्व शरीर सूक्ष्मामध्ये विलीन करून सूक्ष्म उपाधियुक्त तैजस होतो नंतर सूक्ष्म उपाधीच्या कारण शरीरामध्ये लय करून कारणोपाधिक प्राज्ञ होतो नंतर त्या शरीराचा लय करून तुरीय रूपात राहतो अशा प्रकारे दृश्यांचा लय झाल्यावर तो शुद्ध आत्माच राहतो हेच मोक्षपद होय याला देवयान मार्ग म्हणतात या मार्गाने जाणारा आत्म्याचा उपासक अनुक्रमे एका देवतेकडून दुसऱ्या देवतेकडे जात जात ब्रह्मलोकात जातो आणि तेथे आपल्या स्वरूपात स्थिर होतो तो पुन्हा जन्माला येत पितृयान और देवयान हे ही वेदाने ले ले मारगा है दोन ही वेदा ने संगित मार्ग हैं जो यहां शास्त्ररूप दृष्टि ने जातो तो शरीरात राहून ही मोहित हो जो उत्पन्न होना रा शरीर आधी व शेवटी आतो जो विषय रूपाने बाहर और भोक्ता रूपाने आतो तसेच कारण व कार्य जा विषय वाणी आणि वाणीचा विषय अंधार आणि प्रकाश इत्यादी वस्तूंच्या रूपामध्ये सर्व काही हा तत्ववेत असतो म्हणून मोह त्याला स्पर्श करू शकत नाही आरसा इत्यादीमध्ये दिसणारे प्रतिबिंब विचार आणि युक्ती यांनी बाधित होऊ सत्य वाटते त्याच प्रकारे इंद्रियांना दिसणाऱ्या वस्तू सत्य नाहीत हे विचार युक्ती आणि आत्मानुभव यानी सिद्ध होऊन सुद्धा खऱ्या वाटतात या शरीराची निर्मिती पृथ्वी वगैरे पंचमहाभूतापासून झालेली नाही तसेच ते त्या पंचभूतांचा समूहा समूह नाही की परिणामही नाही ते आपल्या अवयवापासून वेगळे नाही की त्यांनी नियुक्त नाही म्हणून ते मिथ्य आहे तसेच पंचमहाभूते सुद्धा अवयवी असल्यामुळे त्यांच्या अवयवांपासून सूक्ष्मभूतांपासून वेगळी नाहीत पुष्कळ विचार केल्यानंतरही अवयवांव्यतिरिक्त अवयवीचे अस्तित्व सापडत नाही म्हणून ते असत आहे असेच सिद्ध होते तेव्हा हा अवयवसुद्धा असत्य आहे हे आपोआप सिद्ध होते अज्ञानामुळे जोपर्यंत एकाच परमात्मतत्वामध्ये अनेक वस्तूंचे भेद जाणवतात तोपर्यंत सारखेपणामुळे हा भ्रम राहतो की ज्या वस्तू अगोदर होत्या त्याच आता आताही आहेत स्वप्नात ज्याप्रमाणे जागृती झोप इत्यादी अवस्थांचे वेगवेगळे अनुभव स्वप्न असेपर्यंत सत्य असतात तसेच अज्ञान असेपर्यंत विधिनिषेधांते शास्त्र जे विवेकी पुरुष स्वानुभूतीने आत्म्याच्या भावाद्वैत क्रियाद्वैत आणि द्रव्याद्वैत अशा त्रिविध अद्वैताचा आत्मसाक्षात्कार करून घेतात ते जागृती स्वप्न सुषुप्ती आणि द्रष्टा दर्शन दृश्य हे भेद रूप स्वप्न असल्याचे जाणून त्यांचा त्याग करतात वस्त्र जसे सूतरूपच असते तसेच कार्यसुद्धा कारणरूप आहे यात भेद नाही असे जाणणे म्हणजे भावाद्वैत परमात्मा व विश्व एकरूप मानने भावाद्वैत युधिष्ठिरा मन वाणी आ शरीरा होनी सर्व कर्मे स्वतः परम्या होत हा ठेवून सर्व कर्मे ज्यादा समर्पण करने क्रियाद्वैत होय। स्वत स्त्री पुत्रादी नातलग व इतर सर्व प्राणी यांचे स्वार्थ व भोग एक चाहेद त्यांचा भोगता जीव हाच परमात्मा है या का विषय मजे द्रव्याद्वैत होय युद्ठिरा ज्याुषाला जे द्रव्य ज्या ज्याने निषिध नव्य घ कर्मे कावी आपत्ति काल वगलतापेक्षा वेगले का ही करू नये महाराज वेदां संगित या तसेच इतर सर्व अनुष्ठानाने भगवत भक्त मनुष्य घरात राहन सुद्धा श्रीकृष्णना प्राप्त करो युधिष्ठिरा तुम्ही आपले स्वामी भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने मोठमोठ्या विपत्ती पार करून गेलात आणि त्यांच्याच चरणकमलांच्या सेवेने सर्व भूमंड जिंकून घेऊन राजसुयादी यज्ञ केले पूर्वीच्या महाकल्पामध्ये पूर्वजन्मी मी एक गंधर्व होतो माझे नाव उपबर्हण होते आणि गंधर्वामध्ये मला मोठा मान होता सौंदर्य कोमलता माधुर्य आणि सुगंध यामुळे मी अत्यंत सुंदर दिसत होतो स्त्रिया माझ्यावर अतिशय प्रेम करीत मी उन्मत्त आणि अत्यंत विलासी होतो एकदा देवांच्या ज्ञानसत्रात प्रजापती आले होते भगवंतांच्या लिलांचे गायन करण्यासाठी गंधर्व आणि आपसरांना बोलावले होते ते कळल्यानंतर मी स्त्रियांसह वेड्यासारखा गात तेथे गेलो हा आपला अनादर करीत आहे असे प्रजापतींना वाटवून त्यांनी आपल्या सामर्थ्याने मला शाप दिला की तू आमची अवहेलना केली आहेस म्हणून तुझी सर्वसंपत्ती नष्ट होऊन तू लवकरच शूद्र होशी त्यांच्या शापाने मी दासी पुत्र झालो परंतु त्या शूद्र जीवनातही महात्म्यांचा सहवास आणि सेवा झाल्यामुळे मी पुढच्या जन्मी ब्रह्मदेवाचा पुत्र झालो ग्रहस्थांचा पापनाशक धर्म मी तुला सांगितला या धर्माच्या आचरणाने गृहस्थ सुद्धा संन्याशाना मिळणारे परमपद अनायासे प्राप्त करून घेतो या मनुष्य लोकात तुमचे भाग्य फार मोठे आहे कारण तुमच्या घरी साक्षात परब्रह्म मनुष्यरूपात गुप्त रूपाने निवास करते म्हणूनच साऱ्या जगाला पवित्र करणारे ऋषीमुनी त्यांचे दर्शन घेण्यासाठी तुमच्याकडे येत असतात महापुरुष नेहमी ज्यांच्या शोधात असतात जे विरहित, परमशांत परमानंदानुभव स्वरूप परब्रह्म तेच तुमचे प्रिय हितैशी मामे भाऊ पूज्य आज्ञाधारक गुरु आणि स्वतः आत्मा श्रीकृष्ण आहेत शंकर ब्रह्मदेव इत्यादी सुद्धा आपली बुद्धीपणाला लावूनही ज्यांचे खरेखुरे वर्णन करू शकले नाहीत त्यांची आम्ही मौन भक्ती आणि संयम यांनीच पूजा करतो आमच्या या पूजेचा स्वीकार करून भक्तवत्सल भगवान आमच्यावर प्रसन्न होत श्री शुक म्हणतात देवर्षींचे हे बोलणे ऐकून युधिष्ठिराला अत्यंत आनंद झाला आणि भराने त्याने भगवान श्रीकृष्णांची पूजा केली भगवान श्रीकृष्ण आणि राजा युधिष्ठिराचा निरोप घेऊन आणि त्यांच्या सत्काराचा स्वीकार करून देवर्षी नारद निघून गेले भगवान श्रीकृष्णच परब्रह्म आहेत हे ऐकून युधिष्ठिराच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही अशा प्रकारे मी तुला दक्षकन्यांच्या वेगवेगळ्या वंशाचे वर्णन ऐकवले त्यांच्याच वंशामध्ये देव असुर मनुष्य इत्यादी चराचर सृष्टी उत्पन्न झाली इति श्रीमद् महापुराणे वैयासिक्यामष्टादशसहस्रायां पारमहंश्या संहिता सप्तमस्कंधे प्र्लाचरिधिषिरनारदसंवादे सदाचार निर्णय नाम पंचदोध्याय श्रीकृष्णापणमस्त हरये नम गोपालकृष्णभवान की जय